वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गतीसरा लांब पसरलेल्या मेघासारख्या लांबलचक लंब नावाच्या पर्वत शिखरावर अत्यंत बुद्धिमान वायुसुता हनुमान महान बलसंपन्न कपिश्रेष्ठ शहाणपणाचा आसरा घेऊन रात्रीच्या वेळी लंकेत शिरला लंका ही रम्य उपवनाने आणि जलाने संपन्न अशी रावण पार करीत असलेली पुरी होती शरद ऋतूतील ढगांसारख्या शुभ्र वर्णांच्या घराने ती शोभत होती सागरावरून येणारा वारा तेथे वाहत होता सागरासारखा गंभीर घोष त्या नगरीत ऐकू येत होता अल्कापुरीप्रमाणे चांगल्या पुष्ट सैन्यबळाने ती युक्त होती तिच्या सुंदर तोरणे बांधलेल्या दारांवरच्या अंबाऱ्या होत्या तिच्या पांडुरंगाच्या दारावर तोरणे बांधलेली होती सर्प राहत असलेल्या शुभ भोगवती नगरीप्रमाणे ती रक्षिलेली होती विजांचा चमकारा करणारे ढग तिच्यावर गर्दी करून होते तसेच तारा नक्षत्रे ही होती अमरावतीतल्याप्रमाणे झंझावाताचा सू सू असा आवाज तिच्यात येत होता सुवर्णाच्या मोठ्या तटाने ती वेढलेली होती किणकीण आवाज करणाऱ्या त्या अनेक बारीक घंटा लावलेल्या पताकाने ती शृंगारलेली होती ते ते पोहोचून एकदम आनंद पावलेला तो वानर तटावर जाऊन बसला त्याने सगळीकडे दृष्टी टाकून ती पुरी पाहिली आणि तो चकित झाला तिला सोन्याची दारे त्यांच्या वैडूर्य रत्न जडवलेल्या देवड्या होत्या रत्ने स्फटिकाने मोती त्या दारांना जळवलेली होती रत्नांच्या फरशाने ती शृंगारलेली होती दारावर सोन्याचे मत्त हत्ती वरची पुढे वरची पुढे आलेली अंबारी सांभाळीत होते त्या भागाला शुभ्र रूप्याने मढवलेले होते त्या दारांवर वैडोर्य म्हणे जळवलेले जिने होते आणि त्यांचा आंतर भाग स्फटिकाच्या होता जणू आकाशाला जाऊन भिडणारे सुंदर इमारतींचे चुठिकठिकाणी चौक होते क्रौंच आणि मोर यांचे आवाज निनादच होते राजहंस फिरत होते सगळीकडे सनयांचा आणि पैंजण आदी दागिन्यांचा आवाज निनादच होता अलकेसारखी ती नगरी पाहून जणू आकाशात उडत असलेली ती लंका बघून हनुमान वानर आला हर्ष झाला राक्षसाधिपाची ती शुभ उत्कृष्ट समृद्धी असलेली लंकापुरी पाहून तो वीरवान विचार करू लागला या नगरीवर हाती सज्ज ठेवलेला रावणाच्या सैन्याचा पहारा असताना दुसऱ्याला तिच्यावर हल्ला करणे शक्य नाही कुमुद, अंगद आणि महाकपी सुषण याला ही भूमी हाती लागेल किंवा मैंद द्विधांच्याही हाती पाडेल सुग्रीवाला कुशपर्व ना वानराला कपि प्रमुख आणि मला येथे वाव होऊ शकेल महाबहु रामाचा पराक्रम आणि लक्ष्मणाची पराक्रम शक्ती लक्षात आणून वानराला आनंद वाटला रत्नांचे वस्त्र लिहिलेली गाई बैलांचे गोठे गोठेरूपी माळ घातलेली तटावरील शस्त्रे फेकणाऱ्या यंत्रशाळारूपी स्तनं असलेली आणि एखाद्या सुंदरीप्रमाणे नटलेली राक्षस राजाची नगरी त्या महाकपेने पाहिली दीपांमुळे आणि तेजपुंज मोठ्या ग्रहांमुळे तिच्यातला रात्रीचा अंधार नाहीसा झाला होता तो वानरवीर प्रवेश करीत असता नगरीने स्वतःच्या रूपाने मारुतीला पाहिले रावणाने पालन केलेली लंका त्या वानरश्रेष्ठाला पाहून स्वतः उठली तिचे मुख मुख दिसायला विद्रूप होते ती उठून त्या वायुपुत्राच्या पुढे येऊन उभी राहिली आणि मोठा आवाज करून वायुपुत्राला म्हणाली वानरा तू कोण आहेस कशा करता येथे आलायस तुझे प्राण देहात आहेत तो व जे खरे असेल ते सांग वानरा या लंकेत तुला प्रवेश करणे मुळीच शक्य नाही रावणाच्या सैन्याचा हिचार पहारा आहे सगळीकडून तिचे रक्षण केले जात आहे तेव्हा पुढ्यात उभ्या राहिलेल्या तिला हनुमान म्हणाला भयंकर स्त्रीय रागाने असे मला टाकून का बोलत आहेस हनुमंताचे शब्द ऐकून इच्छारूप घेणारी ती लंका क्रुद्ध वायुपुत्राला कठोर शब्दात म्हणाली मी महाथोर राक्षसराज रावणाच्या आज्ञेत असलेली आहे माझ्यावर हात टाकणे कुणाला शक्य नाही मी या नगरीचे रक्षण करीत असते मला बाजूला सारून या नगरीत प्रवेश करणे शक्य नाही मी मारले की तुझे प्राण नष्ट होऊन तू पडशील वानरा मी स्वतः लंका नगरी आहे सर्व बाजूने मी रक्षण करीत असते म्हणूनच तुला सांगितले लंकेचे बोलणे ऐकून वायुपुत्र वानश्रेष्ठ हनुमान पुढच्या तयारीला लागला आणि एखाद्या अचल पर्वताप्रमाणे तो ठाण मांडून उभा राहिला त्या भयानक तोंडाच्या स्त्रीला पाहून तो बुद्धिमान सत्वसंपन्न वानश्रेष्ठ म्हणाला उंच उंच तट तो तोडणे असलेली ही लंका नगरी बघावी म्हणून मी आलो आहे मला मोठे कुतूहल आहे त्याचे ते बोलणे ऐकून ती मनाला येईल ते रूप घेणारी लंका पुन्हा त्याला कठोर शब्दात म्हणाली दुर्बुद्धे राक्षसराज पालन करीत असलेल्या मला न चिंता वानराधमा ही पुरी यावेळी पाहणे तुला शक्य नाही तेव्हा तो वानरवीर त्या राक्षसीला म्हणाला भद्रे ही पुरी बघूर मी आपला आलो तसा परत जाईन त्याबरोबर त्या लंकेने भयंकर नाद केला आणि जोराने त्या, जोरा त्या वानश्रेष्ठाला हाताच्या तळव्याने चपराक दिली लंकेने जोराने मारतास त्या वानरवीर वीरवान वायुपुत्राने प्रचंड नाद केला क्रोधाने भान अर्पून हनुमानाने तिच्या डाव्या हाताचे बोट पिरगळले आणि तिला एक बुक्की मारली ती स्त्री आहे असा विचार करून त्याने फार क्रोध केला पण तेवढ्या त्या ते प्रहाराने त्या राक्षसीला वेदना झाल्या आणि तोंड वेडेवाकडे करून ते एकदम भूमीवर पडले मग ती खाली पडली असे पाहून त्या ते तेजस्वी हनुमान वीराने ही स्त्री आहे असे मनात आणून तिच्यावर कृपा केली त्यावेळी गळा दाटून येऊन दुःखीत झालेली ती लंका वानर हनुमानाला निगर्वीपणाने म्हणाली महाबाहो प्रसन्न हो वानश्रेष्ठा मला वाचव सौम्या सत्वयुक्त महाबलवान असतात ते परंपरागत रूढी पाळतात वानरा मी सोथास लंका नगरी आहे वीरा महाबलवंता तुझ्या पराक्रम शक्तीने तू मला जिंकले आहेस हे वानश्रेष्ठा मी एक सत्य गोष्ट तुला सांगते ऐक सोथा ब्रह्मदेवाने मला एक वरदान दिले होते की कोणी एक वानस जेव्हा तुला आपल्या महा शक्तीने जिंकील तेव्हा राक्षसांवर संकट आले आहे असे तू समज सौम्या तुझ्या भेटीने आज तोच काळ माझ्या पुढे ब्रह्मदेवाने ठरवून दिलेले सत्य आहे ते टळणार नाही दुरात्म्या सीते सीतेमुळे सर्व राक्षसांचा विनाश जवळला आहे वानश्रेष्ठा रावण राज करीत असलेल्या पुरीत तू प्रवेश कर आणि जी जी कार्य तुला साधायचे आहेत ती सर्व साध तू वानश्रेष्ठ आहेस राक्षसराज पालन करीत असलेल्या सुंदर पण शापाने मारल्या गेलेल्या पुरीत प्रवेश करून तुझ्या मनाला येईल त्याप्रमाणे वाटतील तसा सगळीकडे जाऊन जनककन्या सतीचा शोध कर सुंदरकांडाचा तिसरा सर्ग समावेश